करू काजी खरो खर कॉंग्रेस देवतेजी वृद्ध कराया घटना गाजी महाजा दी गाजी महाजा मंत्र अहिंसा का वाढ शस्त्र प्रतिकारोरखा तुझी परिजाने जर काही नवलाही नवला खाल मेथ रान डा खरो थ्या थ्या मूर्ति कांग्रेस ही वी तो जो पास नी आज करी तसे धैर्या आधी आजार सारे स्मरणी पडवी ती खरोखरा स्मरणे जपान जर्मन अमेरिका ये ही परगेवाली समतावादी पला रशियात पण भी कोची कळती हिंदू मुस्लिम एकी करुण यात पटिताउधी धरती स्वातंत्र्या स्था तिरंगी खाली सर्वात मी ती मान जा देवजा भक्तीशाही naraya gandi mahatachi gandi